स्कंधतीसरा अध्य दूतीला ज्ञान अणि मची मैत्रेय उवाच एशम्यकिलस वचोज्जने कर्दमस्यसयताल दूती विस्त्रस्तमोहपटला प्रणम्य तुष्टावतविषयांकितसिद्धिभूमी ओम नमो नारायणाय मैत्रिय म्हणतात श्री कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रियपत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली देवहूती म्हणाली ज्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रकट झाले होते त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूते इंद्रिये शब्दादी विषय आणि मन यांनी युक्त सत्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हीचे बीज असणाऱ्या आपल्या अव्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते आपण निष्क्रिय सत्यसंकल्प संपूर्ण जीवांचे प्रभू तसेच हजारो अचिंत्य शक्तीने संपन्न आहात आपल्या शक्तीला गुणप्रवाहरूपाने ब्रह्मादी अनंतमूर्तीमध्ये विभक्त करून द्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात नाथ प्रलयकाल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठात चुखीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शेन करतात त्या तुम्हाला मी गर्भा मदे कसे धारण के लिए ही, ही माया अपनी नवे काोकान शासन अज्ञाधारक भक्त कल्याण कर स्वेच्छे ने देह धारण करता जसे अपले वराह आदि अवतारे हा कपलावतार सुध्ध ममोक्षो ज्ञान मार्ग दाखने भगवन आपल्या नावाचे श्रवण कीर्तन करण्याने किंवा चुकून माकून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तत्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतो तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईत यात काय शंका माझ्या ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे तो चांडाळ सुद्धा यामुळेच श्रेष्ठ होय जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात त्यांनी तप हवन तीर्थस्नान सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे काही केले असेच समजावे आपण साक्षात परब्रम्ह आहात आपणच परमपुरुष आहात वृत्तींचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणात आपलेच चिंतन केले जाते आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता आपल्यातच वेद समाविष्ट आहेत अशा साक्षात स्वरूप कपिलांना मी प्रणाम करते मैत्रे म्हणतात मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सर परमपुरुष भगवान श्री कपिल देव तिला गंभीरवाणीने म्हणाले श्री कपिल म्हणाले माते मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील माझ्या या मतावर तो विश्वास ठेव ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे याद्वारा तू माझ्या जन्ममरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील जे लोक माझे हे मत मानित नाहीत ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात मैत्रे म्हणतात अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिल आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तेथून निघून गेले तेव्हा देवभूतीने सुद्धा सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने उपदेश केलेल्या योग साधने त्रिकाल स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे भुरकट जटांमध्ये रुपांतर झाले तसेच वलकलांनी झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे कुरुष झाले तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योग प्राप्त झालेल्या देवांनी इच्छा करावी अशा अनुपम ग्रुखाचा त्याग केला कोमलशिंत पलंग <coughs> सुवर्णपात्रे सोन्याचे सिंहासन यावर अति कोमल गाद्या अंथरल्या आहेत तसेच ज्याच्यामध्ये स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या भिंतीमध्ये रत्नरित रमणी या मूर्तीसहित मणिमय दिवे, दिवे जगमगत आहेत जे फुलांनी लहडलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमरांचा गुंजावर होत आहे जेथील कमलगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधर्वगण गुणगान करीत असतात आणि हे साथी इंद्र पत्या सुदा इच्छुक अशा गृहोद्या व्याकूल पति वना पुत्राच वियोग जाले ती आत्मज्ञान संपन्न असरा चाहे हंबर गायी सारखी व्याकूल विदरा आपला पुत्र कपिलदेव रूप भगवान श्रीहरीचेच चिंतन करता करता लवकरच तिला अशा संपन्न घराबद्दल उपरती झाली नंतर कपिलदेवाने भगवंतांच्या ज्या ध्यान करण्या योग्य प्रसन्न वदनारविंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते त्याच्या एकेक -एक अवयवाचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानमग्न झाली भगवद्भक्तीचा प्रवाह प्रबळ वैराग्य आणि यथोचित कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्मसाक्षात्कार करून देणाऱ्या ज्ञानाने शुद्ध झाल्याने ती त्या सर्वव्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो प्रकारे जीवाचे अधिष्ठानभूत परब्रह्म श्रीभगवंतांमध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लशांपासून मुक्त होऊन परमानंदात निमग्न झाली आता निरंतर समाधीस्थ राहिल्या कारणाने तिचा विषयांच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध रात नाही तिच्या शरीराचे पोषण सुद्धा दुसऱ्यांकडून होत होते परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बळ झाले नाही तिचे तेज आणखीनच वाढले परंतु ते धुळीने माखल्यामुळे धुराने व्याप्त अग्निप्रमाणे दिसू लागले तिचे केस अस्ताव्यस्त विखुरले आणि वस्त्रही गळाले नेहमी श्री परतु ने नी तिला रिप् तपयोगमय शरीर शुद्ध राष्ट्र प्रारब्धच ताच रक्षण करीत होते अशा प्रकार देवहूति ने कपीला मार्ग थोड़ा दिवस नित्य मुक्त परमात्म स्वरूप श्री भगवंता प्राप्त करीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपद जे सिद्धरूप नावाने, सिद्धपूर नावाने प्रख्यात झाली विदुरा योगसाधने तिच्या शरीराचा सर्वम नाहीसा झाला आणि एखाद्या नदीच्या रूपात परिणत झाला तीच सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली महायोगी भगवान कपिल् मात की आज्ञा घेन पित्या आश्रमातून ईशान्य दिशेक निधुन गजन कर स्थान दिल तीन लोकान शांति प्रदान करना योगमार्ग अवलंब कर स्थिर सिद्ध चारण गंधर्व मुनि अपसरागण स्तुति करता तसेच सांख्याचार्य सुद्धा त्यांचे सर्व प्रकारे स्तवन करीत असतात हे निष्पाप विदुरा तू तु विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवहूतीचा परमसंवाद ऐकविला यद मनशृणती योभिदत्ते कपिल मुनेतमात्मयोग गुह्यम भगवती कृतदे सुपर्णकेता वुपलभते भगवत्पदारविंद हे कपिलदेवांशे मत आध्यात्मयोगाचे गूढरहस्य आहे जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गौरडध्वजाच्या भक्तीने युक्तहून लवकरच श्री श्रीहरीच्या चरणारविंद प्राप्त करतो इतिमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसहस्रया पारमहंस्या संहिता तृतीयस्कंधे कापिलेख्याने त्रयस्त्रीशोध्याय श्रीकृष्णापणमस्त हर नम हर नम हरे नम